वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणसाठावा क्रुद्ध उशनसाचा शाप ऐकून दुःखी झालेला पुत्र पराकाष्ठी जरा येऊन यदुला म्हणाला यदुरे तू धर्म जाणणार माझ्यासाठीही पराकाष्ठी जरा तू घे महायशस्वी मुला मी भोगात रंगू इच्छितो नरश्रेष्ठा अजून विषयांच्या बाबतीत माझी तृप्ती झालेली नाही कामभोगाचा अनुभव घेतल्यावर मग मी जरा घेईन ते बोलणे ऐकून यदू राजाला म्हणाला तुमचा लाडका पुरु आहे ना त्याला तुमची जरा घेऊ द्या राजा अर्थाच्या आणि सहवासाचे बाबतीत मी बहिष्कृत आहे ना तेव्हा ज्यांच्या बरोबर तुम्ही भोजन करता त्यांना ती जरा घेऊ द्या त्यात ते, ते बोलणे राजा पुरुला म्हणाला महाबाहू ही जरा माझ्यासाठी तू घे नवशपुत्र ययातीने असे म्हटले तेव्हा पुरु हात जोडून म्हणाला धन्य आहे मी तुमचा हा माझ्यावर अनुग्रहच आहे तुमच्या आज्ञेबाहेर मी नाही पुरुचे बोलणे जाणून पुत्राला अत्यंत आनंद झाला अतिशय हर्षाने त्याने ती जरा आपल्यावरून प्रविष्ट केली मग तो राजा तरुण झाला आणि त्याने अनेक सहस्त्र वर्षेपर्यंत सहस्त्र यज्ञ करून पृथ्वीचे पालन केले पुष्कळताळ लोटल्यानंतर राजा पुरुणा म्हणाला पुत्रा तुझ्याकडे ठेवलेली ठेव माझी मला परत करून मी माझी जरा तुझ्यात प्रविष्ट केली होती तेव्हा ती मी आता परत घेतो तू आता व्यथा भोगू नको महाबाहो माझी आज्ञा तू मानतीस त्या योगे मी संतुष्ट झालोय तुला मी राजा म्हणून प्रेमाने अभिषेक करू इच्छितो आपला पुत्र पुरु, याला नहोश पुत्र ययाती असंही म्हणाला आणि देव यांनीच्या मुलाला तो राजा कृद्ध होऊन बोलला क्षत्रिय म्हणून तू माझ्या पोटी राक्षसच जन्मालावयस तुझ्यासारखा दुसरा कोणी आढळणार नाही माझी आज्ञातू मोडलीस आता प्रजापालना संबंधित तुझा हाथी काज्ञा ज्या तू अवलीस महाभयंकर सोमकूलोत्पन्न वंशत वंश रह तो तुझा सारख अ राजश्री ने राज्य वृद्धि करना रा पुरू का राज्यभिषेक कर सत्कारस्थाश्रम घ मग पुष्कळ काळानंतर तो मृत्यू पावला आणि तो नहुषपुत्र धर्मपरायण राहून गेले तो महायशस्वी काशी राज्यातील श्रेष्ठ नगर प्रतिष्ठान येथे राज्य करू लागला इकडे यदूच्या पोटी हजारो पापकर्मी राक्षस निर्माण झाले ते प्रवेश करण्याचा कठीण अशा क्रौन राजवंशाने बहिष्कृत केलेल्या अवस्थेत राहिले उशनसाने दिलेला मस्त असा शाप सहन करू शकला हे सर्व आपण सर्व कार्या लोकांची भेट घेऊया मृगाच्या हातून जसा दोष घडला तसा आपल्या हातून घडू नये चंद्रासारखे मुख असणारा राम हे सांगत असताना आकाशात तारे पुष्कळात विरळ दिसू लागले पूर्व शरुणाच्या रंगाने लाल दिसू लागली जण कुसुंब्याच्या रसाने रंगवलेल्या लाल वस्त्राने ती रंग झाकले असावे उत्तराखंडाचा एकोणसाठावा सर्ग समाप्त